प्रकाश प्रकाश करील का न प्रकाश येईल तो प्रकाशित करणार नाही फळ स्वतःचा स्वतःला फलद्रुप होईल का फळ फळाला कधीही फलद्रुप होत नाही शक्य आहे का सुगंधाने सुगंधाचा वास घेतला सुगंध घेतला तरी असं कधी होण शक्य नाही तैसे आपण या म्हणजे नाकाने अवग्रहाण केले हे करण्यासारखा पण परिमळाने परिमळाचं घराण केलं त्याने त्याला हुंगलं असं कधीही ठरत नाही नाकाच काम आहे हुंगणे सुगंधच सुगंधाला हुंगायला कधी शक्य नाही असे अशक्य गोष्ट आहे असा त्याचा सुगंधाला वाटायला कस मला वाचला आता तुला काय वाचला व्हायचा वा असं कधी शक्य नाही तैसे आपण या आपण जाणति म्हणून दानपणे महाराज म्हणतात या आ, तीन चार आपण एकत्र केल्या तर सांगत असत दादाने तिथे लिहिलंच आहे काय दादा या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नाही असा आहे ह्या सगळ्या उभीवर एक दादानी अर्थ लिहिलाय तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नकारार्थी एक सुद्धा उत्तर त्याच्यावर होकार अर्थी देण्याजोगं नाही किती एक वेळा प्रश्नाचे उत्तर काही होकार असतात पण येथे नकारार्थी उत्तर आहे आणि एकच उत्तर सगळ्याच आहे नाही नाही हे एकमेव प्रत्येकाचं उत्तर आहे याला, याला। शास्त्रामध्ये काकवर्थ हा असं म्हणतात म्हणतो म्हणजे कुणी म्हणतो एवढ्यावर नाही म्हणून त्याच्यावर नाही वेदाच हे सांगणं की आत्मा स्वतः स्वला कधी विषय होणं शक्य नाही तो प्रकाश आहे असं वेदाच म्हणजे त्या दृष्ट्याला कोण द्रष्टा दुसरा असणार तो स्वतःच द्रष्टा असल्या कारणाने आता कोणीही द्रष्टा नाही असं स्वतः कृती सांगते म्हणून हे असं मानायचं त्याही पुढे जाऊन आपल्याला सांगायचं ठरलं तर शास्त्रामध्ये याला काकवर्थ असं म्हणतात का सगळ्या उभ्या कशा आहेत तर काकवर इथे काकू इथे काकू म्हणजे आवाज, आवाज।, आवाज। एकाने प्रश्न विचारला इथे काकू इथे काकू म्हणजे घडणार नाही असं सांगायचं ना, उच्चार तोच आहे पण चेंज ऑफ व्हॉइस फक्त आवाजाचा फरक करायचा ध्वनीचा फरक केल्याबरोबर मनुष्याचे लक्षात येते की अरे याला नाही म्हणायचं का ही ती काकू म्हणजे नाही याचं उत्तर नकारार्थी आहे हे बोलण्याची पद्धती आहे सर्व ओव्या हा आणि काकवर्थ आहेत म्हणजे नकारार्थी उत्तर देण्यासारख्या आहेत हा त्यातला म्हणून दादानी याची एक ओळख लिहिल्या अर्थामध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरे नाही या स्वरूपात आहे आता शेवटी या ओवीमध्ये महाराज म्हणतात तैसे आपण येत आहे तैसे आपण या आपण त्याप्रमाणे आत्मा आपण आपल्या स्वतःला स्वतः जाण। स्वतःला सोता, जाणणारा आहे असं जर कोणी म्हणेल तर महाराज म्हणतात निश्चयाने स्वन एव नव ज्ञातून शक्यते स्वताचा स्वताला जाणण्यास कधीही तो शक्य नाही योग्य नाही कारण स्वयंप्रकाश म्हणूनच ज्ञानाचा परित्याग करून हम्म ज्ञानमात्र म्हणजे चिन्हात्र स्वरूप चिन्मात्र स्वभाव हा अवशिष्यते चिन्हात्र स्वरूप फक्त परमात्मा शिल्लक हा त्यातला मुख्य अर्थ आहे याविषयी पंचदेशी कराणी म्हणजे स्वतः विद्यारण्यस्वामीनी बराच खुलासा केलेला आहे तो सगळा त्या सगळा खुलासा आपण वाचा म्हणजे आपल्या ती गोष्ट ध्यानात येईल त्यातला काही भाग अंश इतला खुलासा व्हावा म्हणून आपल्या पुढे म्हणतो तिथे स्वतः विद्यारण्यस्वामी असं म्हणतात स्वयमेवा अनुभूतितवात विद्यतेना अनुभव्यता आत्मा हा स्वत अवरूपति ज्ञान स्वरूप स्वयं एवं स्वरूप स्वतः अनुभव स्वरूप्यता नीद्यती अन्व्यता नाम अनुभव विषयता अन्व विषयत्व ज्यादा ते था था त्या परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी संभवत अनुभवाची विषयता ही त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्वरूप आहे तो स्वतः अनुभूती स्वरूप आहे अनुभव रूप आहे अनुभव रूप असल्यामुळे त्याचा अनुभव होत नाही अनुभव येत नाही म्हणजे तो अनुभवाचा विषय होत ना अनुभव्यता तिथे अन� नाही तुम्ही विचारलं का हो विषय होत कारण काय त्या कारण कारण विचार जर आपल्या पुढे कोणी मांडील तर त्याला स्वतःच उत्तर असं देतात ज्ञातृ ज्ञानांतराभावात <coughs> दुसरा ज्ञाता नसल्यामुळे दुसरे ज्ञानांतराभाव दुसरं ज्ञान नसल्यामुळे म्हणजे ज्ञाता नाही व दुसरं ज्ञान नाही या दोन्हीचा अभाव असल्या कारणाने अज्ञ या हा म्हणून तो अग्ने आहे न तो असत्याचा अभाव आहे आज्ञे तर गोष्ट खरीच तो ज्ञानाला विषय होत नाही ही गोष्ट खरी पण ज्ञानाला विषय का होत नाही अनुभवाचा विषय न होण्याचं कारण काय तर त्याचं कारण आहे दुसरा कोणी ज्ञाता नाही म्हणून किंवा दुसरं कोणी ज्ञान नाही म्हणून कारण आत्माच एकमात्र ज्ञान स्वरूप असल्यामुळे जिथे जिथे तुम्हाला ज्ञान दिसत असेल तिथे तिथे ते आत्म्याचा असं तुम्ही सांगता बुद्धिवृत्तीमध्ये तुम्हाला जे ज्ञान दिसतं ते बुद्धिवृत्तीचं ज्ञान नसून बुद्धिवृत्तीत प्रतिफलित झालेलं प्रतिबिंबित झालेलं ते आत्मस्वरूपाच ज्ञान तिथे आलेलं आहे असं लक्षात ठेवा किंवा मोना बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असलेलं ज्ञान उच्ण घेऊन ती वा। जगामध्ये वावरत असते असं आपण समजा मग त्याशिवाय तिला वावरत, येत नाही किंवा तिला जाणण्याची क्षमता येणार नाही ती स्वतः जड स्वरूप आहे ती काय जाणू शकते म्हणून दुसरं ज्ञान हे एकमात्र ज्ञान असल्या कारणाने आणि ज्ञात्र ज्ञा म्हणजे जो जाणणार आहे त्याचाही अभाव आहे दुसरा कोणी ज्ञाता नाही कारण हाच खरा सगळ्याचा ज्ञाता असल्या अदृष्टो द्रष्टा हा सर्वांचा द्रष्टा असल्या कारणाने याचा आता पुन्हा कोणीही द्रष्टा नाही असा हा आत्मा आहे तो म्हणा दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी विषयी विषयी भाव द्रष्टा दृश्य दर्शन या त्रिकुटीचा भाव असल्या कारणाने कोणीही त्याला जाणू शकत नाही हा त्यातला ते मूळ भाग आहे याविषयी ज्ञानेश्वर महाराजांनी विशेष पुढे खुलासा केलेला आहे किंवा श्रुती पण एका ठिकाणी असं म्हणते विदितात अविदितात अधि श्रुतीच हे भाषांतर आहे आत्ता सांगितले विदितात विदित नाम ज्ञाने विषयी कृतम विधितम विदित कोणाला म्हणतात ज्याला ज्ञानाने विषयी केलेला आहे ज्ञानकृत विषयता ज्याच्या ठिकाणी संभव होते किंवा माऊलीच्या शब्दातून बोलायच झालं तर ज्ञाने उजळी ज्ञानाने जे उजळतं त्याला ज्ञानविषयता म्हणतात ज्ञानाने ज्याची स्पष्टता होते ज्ञानाने त्याचा प्रकाश होतो प्रकाश न होत ते प्रकाशन ज्याचं होतं त्यावेळी ते त्याला ज्ञानविषयता असं म्हटलं जातं त्याला विदित असं म्हटलं जात अविदित कोणाला म्हणतात अज्ञाने आवृतम अज्ञानाची विषयता म्हणजे अज्ञानाने त्याला झाकणं अज्ञानी रुळी अज्ञानाने मळण मालिन्य निर्माण होणं महाराज म्हणतात ज्ञाने उजळे तैसे नवे आज्ञाने रुळे तैसे नवे म्हणजे ज्ञानाने ज्ञानाची विषयता असल्या कारणाने ते आवरण निवृत्तीपूर्वक स्पष्ट झाला अविष्कृत झालं असंही नाही आणि आज्ञानाने त्याच्यावर मालिन्य निर्माण झालं त्याने आच्छादन केलं असं पण नाही मग कसं आहे ज्ञान मात म्हणून विधिता अविदिता म्हणजे ज्ञानाच्या विषयतेहून व अज्ञानाच्या विषयतेहून आधी त्याच्याहून पलीकडे करते तीच खुलासा केला देवी जे जाणणे या महाराज म्हणतात आकळले देवी जे जाणणे या समजा जो जो काही पदार्थ जाणण्याने आकळला ते म्हणजे काय होईल वृत्ती ज्ञानाच्या मुळे वृत्तीज्ञानाच्या साह्याने जो कळेल आकळला आकलन होणे म्हणजे कार्य त्याच स्वरूप व त्याच कारण याला या आकलन असं म्हणतात कल त्यात आहे आकलन म्हणजे पूर्णतः कारण कार्य व त्याचं खास स्वरूप या तिन्हीला जाणणं याला आकलन असं म्हणतात तसं जाणणे या जे आकळले जे ज्ञानाला वृत्ती विषय झालं अर्थात जगाच्या उपाधीने घटपटादी स्थूल पदार्थांच्या रूपाने फुलतेच्या रूपाने जे जे पदार्थ ज्ञानाला आकळले जातात म्हणजे वृत्ती ज्ञानाला उपाधीच्या रूपाने जे विषय होतात ते जाणवलेपणेची मला म्हणतात उमानले ते जाणवलेपणेची उमाडले जाणवणेपणे म्हणण्याचं कारण असं आहे वृत्तीज्ञानाला विषय झाल्यामुळेच देशकाल वस्तू मानले या शब्दाचा अर्थ ते मापलं गेलं सीमित झालं मर्यादित झालं देशकाल वस्तू मर्यादित झालं जे जे पदार्थ वृत्ती ज्ञानाला आपापल्या उपाधीच्या योग्य विषय होतात ते, ते सर्व पदार्थ झाल्यामुळेच उमानले जातात ना देशकाल वस्तूने मर्यादित होतात त्याचं कारण ते दृश्य होतात त्याचं कारण ते जड होतात त्याला देश मर्यादा येते त्याला काल मर्यादा येते त्याला वस्तू मर्यादा येते देशकाल वस्तूने ते मर्यादित होतात का होतात जाणवले पणेची जा जा उमान आहे जे जे पदार्थ म्हणून ज्ञानाला जाणले जातात जाणणे आकडलेला विषय होतात ते सर्व पदार्थ वृत्ती ज्ञानाला विषय होणारे सर्व पदार्थ ते उमानले जातात मोजले जातात नाम सीमित होतात मर्यादित होतात परंतु जे नेणवेचे जो आत्मा कधी जाणाला ज्ञानाला विषय होतच नाही वृत्ती ज्ञानाला कधी विषय होणारच नाही होणं शक्य नाही का त्याचं कारण आहे जे निर्णय व्हायची त्याचं कारण मात्र लक्षात ठेवायचं तो स्वयंप्रकाश आहे स्वयंप्रकाश असल्यामुळे तिथे अज्ञानकृत विषय नाही म्हणजे अज्ञानाचं आवरण नाही आवरण आहे म्हणून त्याच्यावर प्रमेय भाव निर्माण होत नाही आणि प्रमेय भाव नसल्या कारणाने प्रमाणाची वा वृत्तीज्ञानाची तिथे प्रवृत्तीच संभवत नाही तो विषय होत नाही अजून कोणाला वेगळं काय सांगायचं कारण म्हणून प्रमेय भावाला प्राप्त होत नसल्या तिथे वृत्ती प्रवृत्ती नाही वृत्ती ज्ञान तिथे जाऊच शकत नाही उलट महाराजांनी असं म्हटलंय की हे जे आपलं जाणणं ते जाणणं त्या परमात्मा स्वरूपापासून परावृत्त होत विचार मागुता पाऊली निघे जाणीव जे नरिय अंतर्कर्णवृत्तीची जी जाणीव आहे अंतर्कर्णवृत्तीचं जे ज्ञान आहे ते जाणीव जीत न रिगे ही अंतस्कृण वृत्ती रूप जी जाणीव आहे जी ज्ञान आहे त्या वृत्तीची त्या जाणीवीची डोळे तिथे जात नाही जाणीव जीत न रिगे विचार मागोता पावली निघे विचार म्हणतो आत्मा विवेक कशासाठी करायचा आत्मा अनात्मा असेल तर त्याचा परित्याग करण्याकरता पण आता आत्मराजबरी व ज्ञान मात्र जर उर्वरित राहिलाय किंवा मला तो जर प्राप्त झालाय तर विचार मागोता पावली निघे तो म्हणतो मी आता जात नाही तर तू आईणी निघे अंगीज याचा तर्क म्हणतो बाबा मी तिथे मुळीच नाही माझं काम अनुमान प्रमाणाची प्रवृत्ती झाल्यानंतर आहे जर अनुमानाचीच प्रवृत्ती तिथे संभवत तर मी तरी कशाला तिथे जाऊन तर्कही तिथे संभवत नाही अशा प्रकारचं हे ज्ञान असल्याकारणाने ते तेव्हा महाराजांनी असं काय म्हटलंय की अज्ञानही निवृत्त होतं वृत्तीज्ञान म्हणजे विज्ञानही निवृत्त होतं मुळीच नाही माझं काम अनुमान प्रमाणाची प्रवृत्ती झाल्यानंतर आहे जर अनुमानाचीच प्रवृत्ती तिथे संभवत नाही तर मी तरी कशाला तिथे जाऊ म्हणून तरही तिथे संभवत नाही अशा प्रकारचं हे ज्ञान असल्याकारणाने तेव्हा मला जरी असं काय म्हटलं आहे की अज्ञानही निवृत्त होतं वृत्तीज्ञान म्हणजे विज्ञानही निवृत्त होतं आणि ज्ञान ते स्वरूपी होऊ न मूळ उर्वरित ज्ञान फक्त शिल्लक राहतं त्या व्यतिरिक्त वृत्ती इत्यादी ज्या उपाधी आहेत त्या सगळ्या त्या सगळ्या संपतात म्हणून आत्मा स्वयंप्रकाश असल्या कारणाने वृत्ती ज्ञानाला तो विषय होत नाही म्हणूनच जो सीमित होत नाही तो मर्यादित होत नाही त्याला देश मर्यादा नाही त्याला काल मर्यादा नाही त्याला वस्तू मर्यादा नाही देश काल वस्तू भेद मावळला आत्मनिर्वाळाला जगदाकार आत्मा एकमेव स्वतः त्याच्यामध्ये दुसऱ्याचा लेश सुद्धा नाही असं स्वरूप असल्या कारणाने त्याला सीमितता त्याला मर्यादितपणा असा कधीच प्राप्त होत नाही इतकंच नवीन तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणूनही त्या म्हणितली अक्षर सहजी तेवढ्यासाठी तर त्याला जाणकारांनी अक्षर असं सहज ते अक्षर स्वरूप आहे अविनाश स्वरूपाचा आहे असं म्हटलंय असं मला त्याने तिथे सांगितलं म्हणजे वृत्ती ज्ञानाला विषय होण्याने वस्तू ही देशकाल वस्तूने मर्यादित होते आत्मा स्वयंप्रकाश प्रकाश कारणाने तो वृत्ती ज्ञानाला विषय होत नाही वा तो निरुपाधिक असल्या इकडे कसा आहे वृत्तिज्ञानामध्ये ज्ञानात वृत्तीचा उपाधी आहे आणि ज्ञानाच्या विषयामध्ये त्याच्या स्वरूपाची जडरूप जो पदार्थ आहे त्या पदार्थाची उपाधी विषय हा स्वतः उपाधी जगाच्या उपाधीने आकाराच्या उपाधीने असणारी वस्तू म्हणजे तिकडे आकाराचा उपाधी आहे नामाचा उपाधी म्हणजे नाम उपाधीने युक्त असणारा पदार्थ आणि इकडे ज्ञानामध्ये ज्ञानाच्या वृत्ती ज्ञानामध्ये वृत्तीचा उपाधी म्हणजे ज्ञानही सोपाधिक आणि जो विषय तोही सोपाधिक आहे विषय हा उपाधी आहे कारण विषय हा सुद्धा ज्ञानामध्ये लागतो वृत्ती ज्ञानात विषय लागतो त्याच कारण विषय हा वृत्ती ज्ञानामध्ये कार्यकाल वृत्ती रूप निमित्त कारण म्हणून त्याची आवश्यकता आणि असा असल्या कारणाने त्या पदार्थाला जडत वेतलादित होतो म्हणजे परिच्छन्न होतो थोडक्यात सांगायचं आत्म अपरिछन्न स्वरूपाचा असल्याकारणाने व स्वयंप्रकाश असल्याकारणाने तो देशकाल वस्तूंनी मर्यादितही होत नाही व तुमच्या वृत्ती ज्ञानाला विषय पण होत असा आत्मा असल्या प्रकाश प्रकाश प्रकाशाला अग्निअ्निला कधीही विषय होत नाही कुणी जर म्हणू लागलं ला की विषय होतो तर त्यातही कर्मकर्तृविरोध दृष्टांतातही निर्माण होईल अगदी त्याचप्रमाणे ज्ञानरूप आत्मा पुन्हा ज्ञानाला कोणत्याही ज्ञानाला आगंतुक ज्ञानाला तर नव्हेच नव्हे आणखीन तुम्ही कुठलं ज्ञान काढलं तर काढलं म्हणण्याचं कारण नाहीच आहे हे त्याचं खरं उत्तर आहे ज्ञानरूप आत्माच असल्या कारणाने तद्व्यतिरिक्त ज्ञान ही गोष्ट कुठेच नसल्या कारणाने आता ज्ञान स्वतःच स्वतःला जाणणं शक्य आहे का त्याचं उत्तर आहे स्वतःच स्वतःला कारण त्याच्यामध्ये कर्मकर्तृ विरोध निर्माण होईल काय आहे शेवटी तर ज्ञान व अज्ञान याहून विवर्जित केवळ आत्मा अनुभव रूप आहे ज्ञानरूप आहे आणि हा त्याचा स्वभाव स्वभावाय नाम कधीही न बदलणार असं त्याचं स्वरूप आहे स्वभाव हा नेहमी अन्य निरपेक्ष अवलंबून नाही असा अन्न निरपेक्ष ज्ञान स्वरूप असणं हाच त्याचा स्वभाव असल्या कारणाने हे त्याचं स्वरूप असल्या कारणाने उलट श्रुती असं म्हणते येणेदम जानते सर्वम अरे हे संपूर्ण जगत ज्या परमात्मस्वरूपाच्या प्रकाशाने प्रकाशित होतं तस्य भाषा इदम सर्व विभागी हे संपूर्ण जगत त्या परमेश्वराच्या प्रकाशाने प्रकाशित होतं त्याच्या सत्तेने सत्तामान होतं वास्तविक माया व माया हे संपूर्ण जगत स्वतः सत्ता व स्फूर्ती याने शून्य आहे त्याला स्वतःची सत्ताही नाही त्याला स्वतःचा प्रकाशही नाही त्या आत्म्याच्या सत्तेने सत्तामान होणं त्याच्या प्रकाशाने प्रकाशित होणं हाच या जडाचा स्वभाव आहे स्वभाव असल्या कारणाने जाणतान केला कोणणार आहे कोणी त्याला जाणू शकत नाही उलट विज्ञात आरं केन, केन विद्यात शक्तम वेद्येत साधनम नाहीये ज्ञान साधनांच्या मध्ये मनाचा अंगीकार केलेला आहे आपण हे अंतस्करण म्हणतो अंत म्हणजे आत कर्ण म्हणजे साधन आतील ज्ञानाचे साधन म्हणून त्याला अंतर करण आपण म्हणतो पण त्याला इंद्रियता आपण देत नाही त्याला ज्ञान साधनता तर दिलीच पण इंद्रियांच्या मध्ये त्याची गणना केली त्याचा स्वतंत्र विषय आहे कि म्हणून हे इंद्रिय मानावं मानू नये वगैरे वगैरे आपल्याला मानित नाही तसं गृहित धरून अर्थात असं आपलं मत आहे तुम्हाला समजलं नसलं ऐकवाद आलं नसलं तर गृहित असं म्हणायचं नाही तर सिद्धांत आपला आपलं मत आहे था ठरलेलं की मन हे इंद्रिय नाही कुणी असं म्हणे की आम्ही मनाने आणि त्या आत्मस्वरूपाला ओळखू नाहीतरी नैक आत्मस्वरूपाला मानस साक्षात्कार म्हणतातच मानस सा प्रत्यक्ष म्हणतातच तर आपलं असं उत्तर आहे त्याला कि त्यांच्यामध्ये आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान नावाचा गुण आहे तो उत्पन्न होतो नाहीसा होतो आगमा आहे मताने आत्मा ज्ञानरूपान मना चाह तो विषय हो मन शक्तम साधन शक्त है ज्ञातत्व है ज्यादा ज्ञान विषयता संभवते अशा जड़ पदार्था मना प्रवृत्ति होने ओ संभव है आम ही कबूल करते त्या श्रुतीचं भाषांतर केलेलं आहे विद्यार्ण्य स्वामी विज्ञान आरम अरे की नविज्ञान त्याला कोण बरे जाणणार कारण तो स्वतः ज्ञानरूप असल्यामुळे ज्ञी स्वरूप असल्यामुळे त्याला आता कोणीही जाणू शकत नाही हे त्याचं उत्तर आहे कुणी असं म्हणे प्रत्यक्ष अनुमान शब्द उपमान अर्थापत्ती आणि अनुपलब्धी या सहा प्रमाणांच्या द्वारे त्याचा तो आता सांगितलेल्या विषयाप्रमाणे कोणाला जर तो विषय होत नसेल तर मग पुत्र ज्याप्रमाणे कोणालाही विषय होत नाही म्हणून नाही तसा आत्मा नाही म्हणाना ना। तुम्ही शून्यवाद्याला काय विचारता शून्याचा कोणाचा अनुभव आहे का असेल तर तो त्याचा जो अनुभव घेणारा तो आहे म्हणता जर अनुभव नसेल तर त्याला तुम्ही त्याचा अनुभव तो विषय आहे असा सिद्धांत म्हणून कसं तुम्ही म्हणता असं ज्याप्रमाणे तुम्ही विचारता तसं आम्ही आपल्याला असं विचारतो की कोणत्याही प्रमाणाला जो आत्मा विषय होत नाही व स्वतःचा स्वतःलाही जर तो विषय होत नसेल तर मग तो वंध्या नाहीत असं म्हणाना त्याचं उत्तर एका शब्दात दिलेलं आहे तो असत आहे तो अभाव रूपय आहे म्हणून तो नाही प्रकाश आहे म्हणून उलट ही प्रमाण ही इंद्रिय हे त्या आत्मस्वरूपाच्या प्रकाशाचं सहाय्य घेऊन आपापल्या विषयामध्ये प्रवृत्त होतात त्या डोळ्याला घटाला चढण्याची शक्ती म्हणजे आत्मस्वरूपाचं साह्य घेऊन आहे आत्मप्रकाशाचं जर साह्य नसेल तर प्रत्यक्ष प्रवृत्त होणार नाही प्रवृत्त होणार नाही नवे नवे जी, जी प्रमाण आपापल्या विषयामध्ये प्रकाशनार्थ प्रवृत्त होऊ शकत नाही त्यांना प्रमाणपदवी तरी कशी देता येईल त्यांना त्यांच्या नावाला आणि हे करावं लागेल काढून टाकायला लागेल नावाला काढून टाकणं म्हणजे नामांतर करायला लागेल प्रमाणांचं नाव आणि काढून टाकून त्यांना अप्रमाण ही नाव द्यायची वेळ तरी आणखीन दुसरं नाव देण्याची वेळी प्रमाण ही आपापल्या विषयामध्ये प्रवृत्त जर जा झाली नाही तर त्यांना प्रमाणपदवी आणि प्रमाणांना त्याच्या प्रकाशाची सहाय्यता घेऊया उपजीव्यभूत सर्व प्रमाणांना प्राणप्रद असलेला असा जो आत्मा त्याला जर तुम्ही नाही म्हणाल तर ज्या प्रमाणांच्या बळावर तुम्ही बोलता वा व्यवहार करता त्या प्रमाणांचीच सिद्धी होणार नाही म्हणून आत्मा जरी प्रमाणांना विषय असला तरी प्रमाणांना मानलं पाहिजे स्वयंप्रकाश आहे म्हणून विषय होत नाही तो नाही म्हणून विषय होत नाही असा त्याचा अर्थ नाही असा या सगळ्या बोलण्याचा अर्थ आहे आणि हीच गोष्ट इथे स्पष्ट रीतीने ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचे असल्या कारणाने शून्य वादाचा पूर्ण निषेध करतात आणि सद्रुप व चिद्रूप आत्मा आहे असं सिद्ध करत सद्रुप आणि चिद्रूप आत्मा असल्याकारणाने शून्यवादाला शून्य सिद्धांताला जागाच नाही वावच नाही असा या बोलण्याचा एकंदर तात्पर्य अर्थ आहेक्षुराधी मनस्चक्षुराधी मन आणि चक्षु हे जे तुम्ही म्हणतात त्यांचाही तो मन तो चक्षु आहे तो देणारा मूल मालक असल्या कारणाने उपजीवी असल्या कारणाने त्याच्यावर तर हे सगळे झटत त्याला जर तुम्ही नाही म्हणाला तर यांची सिद्धीच होणार नाही आकाश आपल्या पद्धतीवर चढेल काय दृष्टी आपल्याला पाहू शकेल काय नाग आपला दुनिया ऐकू शकेल काय सूर्य आपल्यालाच प्रकाशित करू शकेल काय कर आपल्यालाच फरद्रूप होऊ शकेल काय वास आपल्याला वास घेऊ शकेल काय या सर्व प्रश्नांचे उत्तर नाही असेच आहे आपले आपल्याला दाढणे शक्य नाही असे समज परंतु माहित नव्हतं इथे काकू असं म्हणायचं तुम्हाला माहित नव्हतं तुम्हाला हे माहीत झालंय म्हणजे याच हे करायचं नाही हो म्हणजे स्पष्टीकरण करायचं नाही करायचं पण त्याच व्यवहारामध्ये नुसतं थट्टे रूपांतर करायचं नाही हे तुम्हाला सांगायचं इथे काकू म्हणजे काकी काकू जे म्हणतात ते काकी काकू नाही असं तुम्ही त्यांना ठेवा इथे काकू अर्थ म्हणजे अशक्य आहे नकारार्थ त्याचं उत्तर फक्त आवाजाचा मात्र बदल आहे का तुम्ही म्हणाल बाबा कशावर अवलंबून आहे हे टोनिंग वर अवलंबून आहे सगळ्या उतारावर अवलंबून आहे हा त्याचा अर्थ सुद्धा शब्दकोशकाराने हाच दिलाय एका विशिष्ट उच्चार केवळ ज्ञान मात्रच ते आहे त्या पूर्वीचा सूक्ष्म रीतीने जर विचार केला तरच यातकी गृह लक्षात घेण्यासारखे आहे जर अधिष्ठान रूप ज्ञान आपल्या अभ्यास जाणी तर त्या म्हणावे लागे हे, हे दाखवता स्वतःला अवलोकन करण्याला समर्थ होईल तर ते अज्ञानच होईल यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय नाही आणि जर ज्ञानस्प्रूप परबांच्या ठिकाणी ज्ञानाचा मी ज्ञानस्वरूप आहे असे ज्ञान उत्पन्न होणे शक्य नाही असं त्याला ज्ञान उत्पन्न होणार नाही त्याच त्याला स्मरण होणार नाही त्याच त्याला जाण होणार नाही त्याच उदाहरण असे पहा की एखादा शुद्ध ब्राह्मण आहे आणि उदाहरण अर्थात त्याला आपल्या शुचित्वाविषयी संशय संशय नाही आणि त्यावेळी त्याला शुद्ध ब्राह्मण आहे असे भानही उत्पन्न होत नाही पण जर ते भान तर श्रवण करता त्याच्या शुद्धत्वाची डाळ होण्याच्या आधी दोषाची डाग होईल एखाद्याने काही कारण नसतं ना <laughs> रे ध्यानात वेळेच म्हणून कधी कुणी आपण होऊन कोणाला ना सांगू नाही की मी देव रूपायन मी ब्रह्म रूपायन तुम्हाला कळत नाही कारण मी इतके काय झालं लोक ओळखतील की हे कोण आहे ते ग्रह ते बरं का ना मेंटल पाठवा म्हणतील त्या दवाखान्यात जाऊ द्या अरे तुला कोणी विचारलं नाही काही कारण नाही कारण जर कोणी असं आपल्या तत्वज्ञानाचं आणि प्रदर्शन करील तर समजावं की बुद्धीचा तोल बहुतेक सुटलेला दिसतो कशा करतात त्याच्यावरून हे उदाहरण दिले की मन करन, मी मनुष्य असं जर कोणी म्हणेल म्हणत असं तुला कोणी पशु म्हणले का मग मनुष्य म्हणून सांगायचं काय करणार तसा जर कोणी मी ब्राह्मण आहे असं म्हणत असेल शुचितवाच्या दृष्टीने तर ऐकणाऱ्या माणसाला हा ब्राह्मण आहे असं कळण्याच्या ऐवजी याच्या मागे काहीतरी दोष असला पाहिजे बरं कच्या आम्ही ब्राह्मण आहे म्हणतो काहीतरी हा मागे कुठेतरी विसंगती झालेली दिसते जो त्या ब्राह्मण पदामध्ये त्याच्या बाजूला असलेले जे दोष आहे तेच माणसाच्या लक्षात येतात म्हणजे त्याचा जो दुसरा भाग आहे सेकंड थॉट ज्याला म्हणतात तो दुसरा विचार त्याच्या ध्यानात येईल तो म्हणजे दोषाचा आहे ते दादा येतात कारण प्रयोजनासून जर कोणी ब्राह्मण म्हणे शुद्ध ब्राह्मण आहे ज्यार्थी मनुष्य म्हणतो त्याला कोणते तरी पशु म्हटलेला असलं पाहिजे असं त्याचा अर्थ होतो अशा विचाराने हे त्याचे शुद्धत्व प्रतिपादन जाणार कारण आहे म्हणजे शुद्धत्वाच्या तोष ज्ञानाला ते कारणीभूत व्हावं किती गंमत आहे बघा त्याप्रमाणे आत्मा ज्ञानाचा विषय असं म्हणण्याने आत्मा ज्ञानरूप ठरण्याच्याऐवजी हो आत्मा आहे असं ठरण्याच्याऐवजी हो तो अज्ञानच ठरायचा एकदम त्याचप्रमाणे ता। hmm. आज्ञान संसर्गा वाचून झाले तर ते दान पडाणे काय जाण्याच्या रूपाने दृष्टांत सांगतात जैसे तेज जे आहे का, का। हो आ? आ? आधारी ते होय तेजाशी काही महाराज म्हणतात जे तेज आहे स्वतः प्रकाश आहे तो प्रकाश प्रकाशरूप कधी होणारच नाही आणि त्याचा अर्थ झाला की त्याच नावच काढून टाका म्हणून त्याचं नाव निष्फळ ठरेल त्या नावाला कोणत्याही प्रकारचा अर्थ राहणार नाही तेज तेज आहे असं म्हणायचं असेल तर त्याला दुसऱ्या तेजाची आवश्यकता नाही जर कोणी म्हणेल तर तो तमुल त्याप्रमाणे तेज आहे ते तरी अंधार तर नाही असं म्हणणं दृष्टांताची दृष्टांताशी मिळवणी करीतात दृष्टांताशी मिळवणी करतात व उत्तरार्थाने शून्य वाद्यांच्या मताचे उत्थापन करीतात महाराज म्हणतात आहे आणि नाही असण आणि नसण अस्तित्व आणि नास्तित्व हे ज्या आत्मस्वरूपाने जाणलं जात तो साक्षी जो आहे तो साक्षी सदाच स्थिर स्वरूपाचा असतो तो त्या शून्याचही प्रकाशन करणारा असतो आणि शून्य प्रकाशकतेच्या रूपाने त्या साक्षीच्या ठिकाणी पुन्हा शून्य तो कस प्राप्त होईल असण्याचा आणि नसण्याचा जो साक्षी त्या साक्षीच्या ठिकाणी शून्य साक्षी पुन्हा कथम भविष्यती ना तो साक्षी शून्य अवस्थेला कसा प्राप्त झाला त्या साक्षीचा कसा अभाव झाला असा त्याला जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे न कथनचित भविष्यती ते भावा तो पुन्हा कधी शून्य होणार म्हणजे जर अभाव होईल तर शुन्या, शुन्या त्या अभावाला कोण जाने असं त्याचं खोडक उत्तर तुम्ही शून्य शून्य म्हणताना त्या शून्याला जाणणारा जो द्रष्टा जो साक्षी त्याचाही जर पुन्हा अभाव होईल तर त्या शून्याचं साक्षीत कोण करीत सिद्ध कसा हे नाही। असे सिद्ध झाले असता पूर्वपक्षी शून्यवाल्यांचा अभिप्राय म्हणावं की आम्ही शंका विचारतो कि परमात्मा नाही म्हणा सोप काम असे जे तुम्ही नसणं हे एकमेकांच्या सापेक्ष आहे याहून एक आत्मा सदरूप आहे ही गोष्ट ध्यानात येण्याऐवजी आत्माच नाही अशी बाजू त्याच्या ध्यानात आहे तो शून्यता एकंदर सर्व शून्यम शून्यम शून्यम सर्व शून्य आहे असाच वाद त्याच्या डोक्यामध्ये निर्माण होतो काय बाबा काही नाही सर्व आहे ते सगळं दोन अशी जर व्यवस्था असेल ही जर वस्तुस्थिती असेल हे जर खरं असेल हे जर फॅक्ट असेल तर वस्तुस्थिती असेल ज्ञाता कोण ही गोष्ट कोणी सिद्ध केली शून्यसिद्धांत बोध हा शून्य सिद्धांत बोध जो आहे सर्व शून्य आहे सर्व शून्य आहे सर्व अभाव रूप आहे का आहे नाही हा जो बोध आहे तो तो? हा जो तुझा सिद्धांत आहे या सिद्धांताच ज्ञान झालं कोणाला याचा अनुभवित्रष्टा कोण त्याला त्याचा द्रष्टा सांगता येत नाही सत्तेने हा सिद्ध होतो वस्तूला हा नसलेलाच अपवाद आलेला आहे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हा उगाचाच अपवाद निर्माण झालेला आहे जी गोष्ट शून्य स्वरूप आहे ए, त्या शून्य स्वरूपाला प्रकाशित करणारा कोणीतरी नको का त्याला कुणीतरी शून्याला जाणणारा प्रकाशन करणारा कुणीतरी असला पाहिजे आणि जर त्याची दृश्य रूपाने घटरूपाने त्याची जर प्रतिती येईल तर त्याचं अस्तित्व आपल्याला सांगता येईल पण त्याची शून्यच म्हणायचं काही नाही असं म्हणायचं पण त्याची प्रतिती येणारा त्याचा द्रष्टा जर कोणी सिद्ध होईल तर तो, तो द्रष्टाच सिद्ध होईल म शून्य सिद्ध होणार नाही आणि शून्य जर कोणाच्याही वृत्तीला विषय होत नसेल कोणीही त्याचा अनुभवित नसेल कोणा द्रष्टा सिद्ध होत नसेल त्याची जर सत्ता सिद्ध, सिद्ध होत नसेल तर शून्य वाद आपोआप सिद्ध होत नाही काही नाही अशी जर स्थिती असेल तर काही नाही जो हा म्हणजे शून्यत्वाचा वस्तूशी अपवाद तो नसता होयुन्व अन्वयानं असं वाचायचे काय जो हा वस्तू तो नसता त्या ठिकाणी अशी जर स्थिती असेल अशी जर खास वस्तुस्थिती असेल तर काही नाही अशी प्रतिती कोणास होते ही प्रतिती कोणाला झाली हे जाणणार कोण ते त्याच्या सिद्धी कोणी केली काही एक गम्मत सांगतो तुम्हाला कि एखाद्या घरामध्ये आत्ताच्या नवीन पद्धतीप्रमाणे स्वतंत्र कुटुंब पद्धतीचा म्हणून ख्यातीला पावलेला एखादा माणूस आणि तो आपल्या घरामध्ये एकटा काय मुलं बाळ कुठे मायारला गेल्या काय भानगड झाले असं समज आणि तो एकता असलेला माणूस आमचे एक सनमित्र इथे पुण्यात एक दोन वर्षापूर्वी घरामध्ये कोणी नाही सगळे या त्या नामनिमित्त निघून गेले आणि हे मोरीमध्ये गेले बाय घसरून पडले तिथेच आठवले मग दहा वाजता लोकांना त्यांचे काम करायला येणारे जे लोक ते बघत होते सगळे हे करून दाराविरं जेव्हा मोडून काढले तेव्हा हे मग ग्रहस्त मध्ये सापडले <laughs> पडलेले सांगण्याच तात्पर्य असा एखादा माणूस घरामध्ये पडला आणि मेला म्हणजे घरात आता कोणी नाही पण तो मेला हे लोकांच्या मध्ये करण्याकरता रडणार तरी कोणी पाहिजे का तुम्हाला बाकीच रडणार हवं का नाही जर घरात रडायला कोणी नसेल तर घरातला हा एकुलता एक माणूस मेला आता आहे आता घरात हो कोण सांगणार म्हणजे घरात जर सर्वच अभाव होईल घरात जर कोणीच असणार नाही आणि जो कोणी आहे म्हणतात तोही जर आटोपला असेल तर मेला हे सांगण्याकरता म्हणजे रडण्याकरता कोणीतरी चेतन असावा लागतो त्याशिवाय तो मेला आहे हे जसं सिद्ध होत नाही त्याप्रमाणे सर्व शून्य आहे हे सांगणार कोणीतरी पाहिजे तरच सर्व शून्य वाद सिद्ध होईल होणार नाही आणि त्यामुळे शून्याची सिद्धी होण्याच्याऐवजी ज्याने त्या शून्याची के सिद्धी केली त्याची सिद्धी के होईल त्याचं अस्तित्व लक्षात येईल शून्यवादाची सिद्धी होणार दोन्ही रीतीने शून्यवादाची सिद्धी होत अनुभव आहे म्हणून होत नाही आणि अनुभव नाही म्हणून तर त्याचा सिद्धांत आहे त्या सिद्धांता ही। ही। होते। खोटा आरोप आहे शून्य तुम्ही नसलेलाच आरोप त्याच्या ठिकाणी आणलेला आहे खोटा सर्वथा काही नाही म्हणजे सर्वत्र शून्य आहे अशी जर परिस्थिती असेल तर ही कशी परिस्थिती असल्याचा प्रत्यय कोणास तुम्ही स्वामी तर गुरुमोक्षने सत्तेने सिद्ध होत नाही ते म्हणजे कोणाच्याच सत्तेने सिद्ध होत नाही म्हणजे सिद्ध करणारा कोणीच नाही सिद्ध करणारा असं कोणी नाहीच आहे त्याला कारण सर्व शून्यच आहे म्हणजे पाहणाराही नाही द्रष्टाही नाही असं जर कोणी म्हणेल म्हणजे पाहणारा जो द्रष्ट्रष्ट्याची सिद्धीच होणार तर सर्व शून्य आहे हे सिद्ध होत नाही तीच गोष्ट सिद्ध होणार म्हणजे सर्व शून्यवाद जो आहे तोच अस्तित्वात येणार म्हणून एकंदर विचाराने सर्व शून्यवाद हा प्रमाणविरुद्ध आहे अप्रमाण आहे तो तो बसत ते हे हे हे। तर तर जर आपल्या तोंडाने कबूल केल्यासारखं झालं पुन्हा शून्यवादाचा भंग होईल म्हणजे पुन्हा शून्य भंग होईल दोनही दृष्टीने शून्यवादाची सिद्धी होत नाही गोष्ट खरी त्यावरून परबांगा ठिकाणी शून्य परमात्मा सुंदरूप आहे असा खोटा आरोप केलेला पुढे वाच